पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक तंत्र कथा मिलिंद एका गावाबाहेर एक मठ होता त्या मठात देवशर्मा नावाचा एक गोसावी राहत होता तो कलम वस्त्रे विकून ऐसे शिल्लक ठेवी कोणावरही विश्वास नव्हता म्हणून पैशाचे डबोरे तो रात्रंदिवस आपल्या जवळ बाळगित असे पैसा हा असाच आहे तो मिळविताना काय आणि सांभाळताना काय कष्ट हे आहेतच असा हा विचित्र पैसा त्याच गावात आषाढ भूती नावाचा एक लुच्चा मनुष्य राहत होता तो अतिशय धूर्त होता व दुसऱ्यांना फसवून त्यांचे पैसे दुबाडण्यास सुकावला होता त्याने देवशर्म्याचे ते डबुले पाहिले आणि ते कसे हस्तगत करावे याचा तो विचार करू लागला त्या मठाच्या भिंती चांगल्या जाड आणि भक्कम होत्या आणि दरवाजा तर अभेद्य तेव्हा गोड गोड बोलवून देवशर्म्याचा विश्वास संपादन करून आपले कार्य साधले पाहिजे असा विचार करून तो देवशर्म्याजवळ आला आणि त्याला साष्टांग नमस्कार करून म्हणाला महाराज संसार हा पावसाळ्यात तट्ट फुगलेल्या नदीप्रमाणे खळबळ करणारा आहे आणि हे जग शरद ऋतूतील प्रमाणे पोकळ आहे तसेच लवण ही क्षणिक गोष्ट आहे असे मला वाटते तेव्हा तुमच्या वाचून मला या संसार सागरातून तारून देणारा दुसरा कोणीच नाही अशी खात्री वाटल्यावरून मी तुमच्या चरणांशी आलो आहे ह्या वयात तुला उपरती झाली हे चांगले झाले देव शर्मा म्हणाला करून करून भागले मला देवपूजेला लागले असुदे वृद्ध काय कामाचे संसारसागरातून तारणारे तत्व एकच आहे मग तो विरक्त शूद असो वापन करून शिवाचे स्मरण करावे षडाक्षरी मंत्राचा जप करून एक फूल जरी शिवलिंगावर वाहिले तरी जन्ममरणाचा फेरा चुकतो आषाढभूती देवशर्म्याचे पाय घट्ट धरून म्हणाला महाराज माझ्यावर कृपा करून मला तो मंत्र द्या वत्सा देवशर्मा त्याला म्हणाला तुला दीक्षा देईन परंतु रात्री अपरात्री तुला उपयोगी नाही योग्यही संगती प्रिय नसते म्हटले जाते की राजा निर्बुद्धा लाडाने ब्राह्मण अप्रेमाने मैत्री अन्यायाने समृद्धी दुर्लक्षाने स्त्री न पाहिल्याने शेती व प्रमादाने पैसा जसा नाश पावतो तसाच यती संघामुळे नाश पावतो म्हणून व्रतग्रहण केल्यावर तू मजवळ गवताचे एक खोपटे बांधलून राहा जशी गुरुची आज्ञा भूती मनाला। परलोकी देखील मला त्याचा उपयोग होईल देवशर्म्याने रात्रीच्या वेळी आषाढूतीला व्रताची दीक्षा देऊन त्याला आपला शिष्य करून घेतला आणि आषाढभूतीनेही पाय चिपणे पाय धुणे इत्यादी शिष्याच उचित असती सेवा करून गुरुची मर्जी संपादन केली तरी सुद्धा देवशर्मा आपले डबोरे काही दूर ठेवीना मनातून आषाढभूती अस्वस्थ झाला गुरुला खाऊ की गिळू असे त्याला होऊन गेले देवशर्म्याचा एक शिष्य मठात आला वो महाराजांनी आपल्या मुलाच्या मंजीसाठी आपल्या घरी आलेच पाहिजे असा हट्ट धरून बसला त्याची ती भक्ती पाहून देवशर्म्याने त्याला येण्याचे वचन दिले आणि तो आषाढभोतीला बरोबर घेऊन त्या शिष्याकडे जाण्यास निघाला वाटेत त्यांना एक नदी लागली नदीकाठी आल्यावर देवशर्म्याने आपले डबोले गाठोड्यात बांधले आणि ते बाजूला ठेवून तो आषाढूतीला म्हणाला मी स्नान वगैरे तातकर्मी उलकून घेतो तोपर्यंत तू या ठेव असे सांगून तो बाजूला निघून गेला तो दृष्टीआडून देवशर्मा शिष्याची अनेक वेळा परीक्षा केल्यामुळे त्याच्यावर विश्वास होऊन स्वस्त चित्ताने स्नानात प्रातकर्मी करू लागला इतक्यात त्याचे त्या त्या त्या लक्ष गेंड्यांच्या एका टोळक्यावर गेले आणि त्या टोळक्यामधील दोन गेंडे तक्रार एक भांडत होते टकरांच्या धडाक्यामुळे दोघांच्याही डोक्यातून रक्त वाहत होते याच वेळी एक रक्तप्रस्त कोल्हा त्या दोघांकडे हपाकलेल्या नजरेने पाहत त्यांच्या रक्ताने भेटलेली जमीन चाटण्याचा प्रयत्न करीत होता देवशर्म्याने हे पहिल्यावर तो मनात म्हणाला दोन गेंड्यांच्या टकरींमध्ये सापडून तुझा नाहक चुराडा होईल तो मनाशी असे म्हणत असताना ते गेंडे पुन्हा एकमेकांवर धडक मारू लागले आणि त्या दोघांमध्ये सापडून कोल्ह्याचा चेंदा झाला बिचारा कोल्हा असे स्वतःशी फुटफुटत देव देवशर्म्याने आपले सारे विधी आटोकले आणि तो परत आला परंतु त्याला आषाढूती कोठे दिसेना त्याने त्याला हाका मारण्यास सुरुवात केली हाका मारून मारून तो दमून गेला आणि आपले ढबोले गेलेले पाहून दुःखाच्या धक्क्याने मूर्छित होऊन पडला क्षणभराने तो, तो सावध झाला आणि आषाढूतीच्या शोधार्थ निघाला संध्याकाळच्या सुमारास देवशर्मा एका शहराजवळ येऊन पोहचला त्यावेळी एक गोष्टी आपल्या बायकोसह शहरात मद्य पिण्यासाठी निघाला होता त्या गोष्टाला गाठून देवशर्मा म्हणाला सद्गृहस्था मी तुमच्या या गावात अगदी नुक्ता आलो आहे माझ्या ओळखीचे इथे कोणी नाही तेव्हा मला देशील काय कोष्ट्याने त्याला तत्काळ होकार हो दिला आणि तो आपल्या पत्नीला म्हणाला तू साधू महाराजांची योग्य व्यवस्था लाव तोपर्यंत मी बाजारात जाऊन तुला आणि मला पुरेल इतके मद्य घेऊन येतो असे म्हणून कोष्टी शहरात गेला कोष्ट्याच्या त्या बायकोला आपल्या देवदत्त नावाच्या प्रियकराला भेटायचे होते म्हणून ती पण आनंदाने व हसतमुखाने देवशर्म्याला आपल्या घरी ठेवून गेली कोमार्गी स्त्रीला अंधारी रात्र आणि पतीचे प्रभावी जाणे पर्वणी साखर असते तिला कुटुंबाची झालेली धूळधाण दिसत नसते खाट घेऊन बाहेर येऊन देवशर्म्याला म्हणाली माझी एक बाळपणची मैत्रीण माझ्या माहीराहून आली आहे तिला मी भेटून येते तोपर्यंत आपण स्वस्त चित्ताने म्हणून त्याच्या उत्तराचीही वाट न पाहता ती चालू लागली तिला आपला नवरा दारूच्या नशेने धुंद होऊन झोकांड्या देत व दारूच्या बाटल्या सांभाळी घरी येताना दिसल्या त्याबरोबर व रोजची वस्त्रे नेसली परंतु कोष्ट्याने तिला छान छोटी ते कपडे घालून नट्टा पट्टा केलेले पाहिले होते त्यामुळे टक्के पित्त एकदम खवळले त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याची शंका येतच होती आजच्या या प्रसंगाने त्याला चांगलाच दुजोरा मिळाला तो राजाने आपल्या पत्नीच्या अंगावर धावून गेला व म्हणाला उलटे एवढा थाटमाट करून कोठे निघारी होती तो दारूच्या नशेत आहे हे ओळखून ती धीटपणाने म्हणाली कोण मी मी तर तोंड गेल्यापासून घरीच आहे तुम्ही नशेमध्ये काहीतरी बडबडत आहात तिचे हे उत्तर ऐकून कोष्टाचा राग अनावर झाला त्याने तोंडाला येतील त्या शिल्यादे तिला काठीने चांगली बळवून काढली आणि तिला एका खांबाला बांधून तो म्हणाला भाऊ आता आपल्या कर्माची फळे तिथे होईतो त्याला जास्तच नशा चढली आणि त्यातच तो धोटे गेला त्या स्त्रीची मैत्रीण नावळ्याची बायको होती ती त्यावेळी तिच्याकडे आली आणि म्हणाली बाई तुझा प्रियकर माझ्या घरी आला आहे आणि अगदी आतुरतेने तुझी वाट पाहत आहे तेव्हा चल लवकर माझ्या नवऱ्याने मला या खांबाला घट्ट बांधून ठेवले आहे शिवाय काठीने भेद मारल्यामुळे माझे अंग ही माझ्याकडे दुखत आहे तेव्हा आज तरी मी येऊ शकत नाही तारुण्य आहे तोपर्यंत मजा करायची सोडून तू एखाद्या रुख तुझा जन्म व्यर्थ का झालो इथे नव्याची बायको म्हणाली हेवी तेवी तुझ्या नावाचा बघरा झाला आहे तेव्हा मला फक्त करून घे ते खरे ग परंतु तो मेला दुष्ट नवरा आहे ना येथे कोष्टीण त्याची चिंता तू करू नकोस असे म्हणून न्हाल्याच्या बायकोने कोष्टिणीला बांधलेली सोडविली व त्या जागी आपण स्वतःला बांधून घेऊन कोष्टिणीला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाठवून दिलं काही वेळाने कोष्ट्याची नशा थोडीशी उतरल्यामुळे त्याला जाग आली व तो आपल्या पत्नीला बांधली होती तेथे येऊन म्हणाला मला नकळ घराबाहेर जाणार नसशील व हे सारे ढंग सोडण्याचे कबूल करत तर तुला सोडतो आहे अहे कबूल नाग्याची बायको तो आपला आवाज ओळखील म्हणून काहीच बोलली नाही आपली पत्नी काहीच बोलत नाही असे पाहून कोष्टी अतिशय रागावून म्हणाला हरकत स्त्री आहे जोपर्यंत तू कबूल करणार नाही तोपर्यंत तो तुला मी सोडणारच नाही आणि रागाच्या घरात त्याने सूर्य आणून तिचे नाक कापले आणि तो गुन्हा झोपी गेला देव शर्मा आपले ढगोरे गेले या दुःखात चूर होता त्यातच कोष्टी आणि त्याची बायको यांच्या भांडणामुळे त्याला खायला काही मिळाले नव्हते त्यामुळे तो भुकेने तडफडत हाटेवर जागाच होता तो हे सर्व स्त्री चरित्र पाहत होता इकडे कोष्टीण आपल्या ब्रेकराची आप भेट लिहून घरी आली आणि आपल्या मैत्रिणीचे आभार मानून आपला नवरा जागाच झाला नव्हता ना असे विचारी तिला तिने बंधमुक्त केले कोष्टिणीचे आभाराचे उद्धार ऐकून नाव्याची बायको म्हणाली मी नाक तर गमावले आता कसले आले शुभ आणि कल्याण हरी पण अंधार आहे तोच मला घरी जाऊ दे असे म्हणून आपले कापलेले नाक घेऊन ती आपल्या घरी आप निघून गेली पहाटे कोष्टी जागा झाला आणि आपल्या बायकोजवळ जाऊन तिला धमकी देऊ लागला नाप कापले तरी तू शुद्धीवर येत नाही तर तुझ्या आता कानही कापून टाकतो त्याबरोबर ती लबाडस्त्री एखाद्या सती पतिव्रतेचा आवान म्हणाली सतीला कोण विद्रोध करू शकेल मी पतिव्रतात आहे आजपर्यंत मी परपुरुषाला स्पर्श केला नाही अंग्याला सूर्य चंद्रसाक्षी आहे मी जर खोटे बोलत असेल तर माझी जडून राख होईल नाहीतर माझ्या पातिव्रत्याच्या प्रभावाने माझे नाक सरळ होईल आणि जरासे थांबून ती लोराने म्हणाली बग बग हे दुरात्म्या बघ माझ्या नाकाकडे तिचे बोलण्याऐकी देवटी घेऊन हो निर्खुल पाहु लागला तो तिचे नाक त्याला जागच्या जागी दिसले त्याने आश्चर्याने खाली जमिनीवर पाहिले तेव्हा रात्री नाक कापताना जमिनीवर सांडलेले रक्त त्याला दिसले कोष्टी अगदी थप्प होऊन गेला व आपल्या आतताईपणामुळे आपल्याकडून पाप घडले म्हणून पाप्पाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने तिला बंधमुक्त करून बिछाण्यावरून नेऊन निधवले व तो सेवा करू देव शर्मा हे पाहून थक्क होऊन गेला त्यात आले शबर व नमूची यांची माईक करणी स्त्रियांच्या मायावीपणापुढे अगदी फिरकी पडेल प्रसंग पडेल त्याप्रमाणे त्या, त्या गोड हसून रडण्याचा आव आणून शत्रूला देखील आपल्या वचनात आणतील दैत्यगुरु शुक्राचार्य किंवा देवगुरू बृहस्पती यांच्याजवळ नसेल इतकी एकमत व चातुर्य स्त्रियांच्या असते खऱ्याचे खोटे किंवा खोट्याचे खरे त्याच एक करू मांजर जसे उंदराला पकडून त्याला खेळ तसे स्त्रिया आपल्या भोवती गोंडा घालणाऱ्या नाचवतात आपल्या पुरुषाला ना कमळ ज्याप्रमाणेला आकर्षून घेते त्याचप्रमाणे स्त्रिया आपल्या आधरामृताने पुरुषात आकर्षून घेतात स्त्री हे धर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेले एक भयंकर षडयंत्रच आहे अमृताच्या रूपाने सधगुणांचा नाश करण्यासाठी या जगात अवतरलेले विषच आहे अनिती पाप व कपट यांचे दुसरे नाव स्त्री स्तनांची कठीणता हे जर स्त्रीच्या सौंदर्याचे निदर्शक असेल तर ते तिच्या स्तनांच्या अतिहृदयाच्या कठोरपणाला शोभूनच दिसेल स्त्रीच्या जाळ्यात सापडलेला पुरुष फासे मारण्याच्या जाळ्यात सापडलेल्या हरिणाप्रमाणे शेवटी नाशपवतो स्त्रिया कधी तुमच्यावर विश्वास टाकणार नाही व तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलात तर त्याचे चीदही करणार नाहीत शूर पुरुष रणांगणात शत्रूला पाठ दाखवित नाहीत सिंहाची आया धरून त्याला ते पकडून आणतात परंतु स्त्रियापुढे मात्र ते गोगलवाय बनतात एक वेळ समुद्राच्या लाटांना पकडून ठेवता येईल किंवा संध्याकाळी आकाशात दिसणारा रंगही भरून ठेवता येईल परंतु स्त्रीला कृतार्थ करणारा पुरुष अजून जन्माला यायचा आहे साहस माया मूर्खपणा लोभीपणा नदीच्छपणा व निष्ठुर अंतःकरण हे स्त्रीचे स्वभाव रुणत आहेत आज काळेपुट्ट परंतु वरून मात्र कुंजेसारखे गोजीरवाने रूप हेच स्त्रीचे योग्य वर्णन ईश्वरा कशाला तूसुरी निर्माण केली असा करी, देव शर्मा करीत एकदा संपे याची वाट पाहत होता नाव्याची बायको कापलेले नाक हातात घेऊन आपल्या घरी गेली आणि विचार करू लागली ते आता पुढे काय करायचे ती विचार करीत असताना राजगृही गेलेला दिसत नवरा सकाळच्या पहिल्यावर हरिग्रह घरी आला व सकाळी लोकांची केस कापण्यासाठी गर्दी होईल जेव्हा आत्तापासून तयार राहावे म्हणून बाहेरूनच आपल्या बायकोला म्हणाला माझी धोकटी तेवढी ते मी असाच खुंटावर जाणार आहे त्या लबाडकरीने ढोपटी न देता त्या ती वस्तरे तेवढेच काढून खाली मान घालून ते नवऱ्याच्या हातात दिले त्याबरोबर तो रागावला तो वस्त्रे तिच्याकडे फेरकावून म्हणाला ढोपटी मागतोय तो नुसते कसले वस्तरेच कशाला दिले ही संधी योग्य आहे असे पाहून ती आतूनच मोठ्याने पिंचाळली आपले दोन्ही हात नाकाजवळ नेऊन माझे नाक केपले हो असे ओरडत घराबाहेर पडून धावा धावा करून लोकांना हका मारू लागली लोकांची गर्दी जमल्यावर सहवाने मिळून त्या ढाव्याला बेदम मारले आणि ते त्याला दरबारात घेऊन गेले आणि त्यांनी न्यायाधीशाला सांगितले या दुष्ट न्हाव्याने रागाच्या आपल्या निरपराधी बायकोचे नाक आहे तेव्हा ना त्याला योग्य शिक्षा द्या न्यायाधीशाने न्हाव्याला विचारले तू बायकोचे नाक कापरेल का ती परपुरुषाच्या नादी आहे का चोरी केली आहे की तिने अधर्माचरण केले न्हाव्याला लोकांनी का बडवला होता की त्याला घर उभेही राहता येत नव्हते की त्याला काय बोलावे हेही सुचत नव्हते न्यायाधीश त्याच्या या अवस्थेकडे पाहून म्हणाला हा न्हावीत अपराधी आहे त्याची पत्नी बिचारी गरीब अबला असून ती त्याच्या ताबडीत झपडली होती तेव्हा तिला सोडून द्या आणि न्हाव्याला फाशी द्याबरोबर मांगरोव्याला वधस्तंभाकडे घेऊन जाऊ लागले इतक्या देवशर्माला आणि न्यायाधीशाला म्हणाला महाराज हा अन्याय होत आहे असे म्हणून त्याने भेंड्यांच्या टाकली सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला न्हाव्याची सुटका झाली आणि त्याच्या बायकोचे नाक अगोदरच कापडे होते म्हणून तिथे कान कापण्याची शिक्षा साधण्यात आली निरपराधी असून ही शिक्षा होणावी लागली असे दोन प्रसंग लागोपाठ घडलेले पाहून शर्मा आपले धन गेले म्हणून शोक न करता आपल्या मठात परत गेला गोष्ट ऐकून कर्टकाने विचारले देव शर्मा जर इतका धूर्त होता तर त्याला आषाढूतीने फसवले कसे अरे बाबा दमनत म्हणाला युक्तीने ढोंगबाजी केली तर ब्रह्मदेवालाही त्याचा अंत नाही एका साड्याने विष्णूचे रूप ठेवून राजकन्यानेही का मिळवली कर्टक म्हणाला हे कसे दमनत म्हणाला ऐक्त